स्कंध तिसरा अध्याय सोळावा युधाजीत भरतवाज मुंच्या आश्रमात येतो व्यास म्हणाले इकडे वीरसेनाचा वध झाल्यानंतर महाबलाढ्य युधाजीत समरांगणातून अयोध्येमध्ये गेला आणि सुदर्शनाचा वध करण्याच्या उद्देशाने मनोरमेची चौकशी करू लागला ती कोठे गेली असे वारंवार विचारित विचारित त्याने तिच्या शोधाकरिता दूध बाहेर पाठवले त्याने शुभ दिवशी आपल्या नातवाला सिंहासनावर बसविले मंत्री आणि वशिष्ठ मुनी मुन। अभिषेक केला नवबती शंख आणि तूर्य वाद्य वाजू लागली हे कुरुवंश श्रेष्ठा जन्मेजया अशा रीतीने त्या नगरीमध्ये राजारोहणाचा उत्सव सुरू झाला विप्रांचे वेदपाठ बंदीजनांच्या स्तुती आणि मंगल कारक विजय ध्वनी यांच्या योगाने अयोध्या नगरी आनंदित झाली दष्ट आणि पुष्टजना इतकेच नव्हे तर तो नूतन भोपाल सिंह सनारूढ झाला असता ती नगरी ही जशी काही नूतनच भासू लागली राजधानीमध्ये जे काही साधूजन होते ते मात्र घरातच राहिले आणि सुदर्शना संबंधाने चिंतन करून शोक करू लागले आज हा राजपुत्र कोठे गेला आहे ती महासाध्वी मनोरमा पुत्रासह कोठेबरी गेली राजाचा लोभ धरून वैर्याने संग्रामामध्ये हिच्या पित्याचाही वध केला ह्याप्रमाणे सर्वत्र समबुद्धी ठेवणारे ते साधूजन चिंतन करू लागले शत्रुजिताच्या आधीन झाल्यामुळे तेथे ते ते ते दुःखाने राहू लागले नातवाला यथाविधी गादीवर बसवल्यानंतर युद्धाजीत मंत्र्यांच्या स्वाधीन राज्य करून स्वतःच्या राजधानीकडे निघून गेला इकडे मुनींच्या आश्रमामध्ये सुदर्शन राहिला आहे अशी बातमी लागता क्षणीच तो युद्धाजीत त्याचा वध करण्याच्या उद्देशाने चित्रकूट पर्वताकडे जाण्यास निघाला एका बलनावाच्या शूर निषाद राजाला पुढे रवाना करून तो सत्वर शृंगवेर पुराधिपतीकडे गेला इकडे सैन्यासह युद्धाजीत येत आहे अशी मनोरमेला बातमी लागली बालपुत्राने युक्त असलेली ती मनोरमा भयभीत होऊन अतिशय झाली नंतर शोकाने अतिशय व्याकुल झालेली ती मनोरमा नेत्रात अश्रू आणून त्या मुनींना म्हणाली युद्धाजी येत आहे आता मी काय करू कोणीकडे जाऊ माझ्या पित्याचा वध करून आपला नातू राजा केला आहे आता माझ्या पुत्राचा वध करण्याकरता सैन्यासह हा इकडे येत आहे हे प्रभू पूर्वी पांडव वनवासामध्ये असताना मुनीच्या पुण्या आश्रमामध्ये द्रौपदी सह राहत होते असे माझ्या ऐकण्यात आले आहे एकदा ते पाचही भ्राते पांडव मृगयाला गेले असता द्रौपदी एकटीच मुनींच्या शुभ आश्रमामध्ये राहिली होती धौम्य अत्री गालव जाबाली गौतम भृगू चवन गोत्र, अत्री गोत्र, होत्रिगोत्र विती व्यतिहोत्र सुमंत यज्ञदत्त वत्सल राशासन कहोड यवक्री यज्ञकृत आणि ऋतू हे आणि इतरही वेधपठण करणारे भरद्वाज प्रभूती सर्व शुभमुनी त्यावेळी त्या आश्रमामध्ये त्या होते हे मुने याप्रमाणे मुनींनी भरलेल्या त्या आश्रमामध्ये सर्व मनोहर अवयवानी युक्त असलेली ती द्रौपदी दासी सहली सह, होती इकडे शत्रूंना ताप देणार दुसऱ्या वनात गेले इकडे सैन्याने युक्त असलेला तो श्रीमान सिंधुराज मार्गाने जाता जाता त्या आश्रमा जवळ आला असताना वेदघोष त्याचे कानी पडताक्षणी मुंचे दर्शन घेण्याकरता तो राजा रथातून सत्वरखाली उतरला दोन सेवकांसह तो आश्रमात आला वेद पठण करणाऱ्या मुनींना अवलोकन करून तो उद्योगशील जयद्रथ राजा हात जडून उभा राहिला नंतर तो नृपमुनी वास्तव्य केलेल्या आश्रमामध्ये काही वेळ थांबला तेव्हा त्या ते राजाला अवलोकन करण्याकरता मुनी भार्या आणि इतर स्त्रियाही तेथे जमल्या हा कोण असे म्हणून त्या नृपाविषयी चौकशी करू लागल्या त्यामध्ये सुंदरी द्रौपदीही आली होती रूपाने दुसरी लक्ष्मीच की काय अशी ती द्रौपदी जयद्रथाच्या दृष्टीस पडली कृष्णवर्णने युक्त आणि दुसरी देवकन्यास अशा त्या द्रौपदीला अवलोकन करून जयद्रथ राजा दौम्य मुनींना म्हणाला उत्कृष्ट मुद्रेने युक्त अशी ही तरुणी कोण आहे ही कोणाची भार्या कोणाची कन्या ह्या श्रेष्ठ स्त्रीचे नाव काय सौंदर्य कांती यांनी संपन्न असलेली ही स्त्री पृथ्वीवर आलेली जणू इंद्राणी बाबू वनामध्ये असलेली लवंगलता राक्षसांच्या समुदायामध्ये असलेली खरोखर रंभाच की काय अशी ती भासते आहे हिने आपल्या सौंदर्याने सर्व स्त्रिया मागे टाकल्या आहे हे महाभाग्यशाली द्विजय ही अबला कोणाची प्रिया आहे हे आपण मला सत्य सांगा ही राजपत्नीप्रमाणे दिसत आहे हे ऋषी आहे का धौम्य म्हणतात हे सिंधु राजेंद्र ही शुभलक्ष प्रख्यात पाच पांडव सांप्रत कोणीकडे गेले ते महाबलाढ्य वीर या मनामध्ये सुखाने राहत आहेत ना धौम्य म्हणाले पाचही पांडव रथारुढ होऊन मृगयेकरता गेले आहेत ते भूपती मृग घेऊन मध्यान समयी येतील हे त्याचे भाषण श्रवण केल्यावर तो जयद्रथ राजा उठला द्रौपदीचे सन्नित गेला आणि प्रणाम करून तिला म्हणाला हे सुंदरी तू खुशाल आहेस ना तुझे पती कोणीकडे गेले आहेत तुम्ही वनामध्ये वास्तव्य करू लागल्यापासून आज खरोखर अकरा वर्ष झाली यानंतर द्रौपदी त्याला म्हणाली हे राजपुत्रा तुझे कल्याण असो आश्रमात समीप तू विश्रांती घे पांडव एका क्षणामध्ये येतील याप्रमाणे ती बोलू लागली असता लोभाविष्ट झालेल्या त्या वीर भूपतीने मुनिश्रेष्ठांची परवा न करता द्रौपदीला हरण करून नेले शून्यजना तरी कोणावरही विश्वास ठेवू नये विश्वास ठेवणाऱ्याला दुःख प्राप्त होते असे बली म्हणतो विरोचनाचा पुत्र बली श्रीमान धर्मनिष्ठ सत्यवचनी यज्ञकर्ता दाता शरण जाण्यास योग्य आणि साधूजना संमत असा होता तो प्रल्हादाचा पौत्र अधर्माविषयी कधीही तत्पर नसे दक्षिणेने युक्त असे नव्याण्णव यज्ञ त्याने केले तथापि सत्वमूर्ती महायोगी जनांना सर्वदा सेव्य आणि निर्विकार असा जो भगवान विष्णू त्याने देवकार्य शेवटास नेण्याकरिता त्याच्याशी कपट केले कपटाने रूप धारण करून तो विष्णू कश्यपाला बलीचे राज्य आणि सागरासह पृथ्वी ही त्याने कपताने इंद्रा करता विष्णून त्याच्याशी कपट केले असे माझ्या ऐकण्यात आले आहे यज्ञघात करण्याच्या उद्देशाने सत्वमूर्ती विष्णूनेही वामनरूप धारण करून जर असे कपट केले तर दुसरा कोण बरे करणार नाही हे प्रभू कसाही प्रसंग आला तरी कोणीही कोणावरही विश्वास ठेवू नये अंतकरणामध्ये जर लोभ असेल तर पापाचे भय कोठून जाणार हे मुने लोभ्रस्त प्राणी खरोखर पातके करीत असतात आणि त्यापैकी कोणालाही परलोक भीती कधी सुद्धा वाटत नाही ज्यांचे अंतकरण लोभाने ग्रस्त झाले आहे असे लोक मनाने कायेने आणि वाचेने परद्रव्य हवन करीत असल्यामुळे नरकात पडतात देवांचे आराधन करून लोक धनप्राप्तीची सतत इच्छा करीत असतात परंतु ते धन घेऊन एखाद्याला देण्यास संमत नसतात व्यापार दान चौर्य आणि सामर्थ्य ह्यापैकी कोणत्या तरी एका साधनाने इष्टद्रव्य आणून दुसऱ्याला देत असतात विकण्यासाठी वैश्य धान्य वस्त्र वगैरे पुष्कळ माल खरेदी करतो आणि मला मोठा लाभ व्हावा म्हणून देवांचे पूजन करीत असतो कारण व्यापाराने वैशाला परवित्त हरण करण्याची इच्छा नसते का द्रव्य घेण्याचा प्रसंग आला म्हणजे मूळ किमतीपेक्षाही पे, आपल्या मालाची किंमत जास्त यावी अशी तो इच्छा करीत असतो हे ब्रह्मनिष्ठ मुने ह्याप्रमाणे सर्वही प्राणी सर्वदा पराधन हरणाविषयी तत्पन्न असतात विश्वास तरी कशा प्रकारचा कोणी ठेवावा, मोह यांनी ग्रस्त झालेल्या पुरुषांनी केलेली तीर्थयात्रा दिलेले दान आणि अभ्यासलेला वेद हे सर्व व्यर्थ होते म्हणजे करून न केल्यासारखे होते म्हणून हे महाभाग्यशाली द्विजय श्रेष्ठा ह्या आपण घरी पाठवा म्हणजे जानकी प्रमाणे मी पुत्रासह ह्या आपल्या आश्रमात सुखाने वास्तव्य करीन ह्याप्रमाणे तिने त्या प्रतापी भारद्वाज मुंना सांगितले युधाजित राजा तेव्हा त्यांच्याकडे गेला तेव्हा ते त्याला ते म्हणाले हे राजा तू खुशाल आपल्या राजधानीला परत जा जिचा पुत्र बालक आहे अशी ही अत्यंत दुःखीत झालेली मनोरमा हे नृप्रेष्ठा तुझकडे येत नाही तिचा पुत्रही तुला मिळत नाही युदाजित म्हणाला हे सौम्य मुने आपण हट्ट सोडा आणि मनोरमेला मजकडे पाठवा मी तिच्या वाचून जाणार नाही मी आज तिला बलात्कारानेही घेऊन जाईन अध्याय सोळावा समाप्त